पंचतंत्र लेखक काशीनाथ अनंत जोशी आणि पांडुरंग रामचंद्र ढंभेरे वाचक मिलिंद गव्हाणकर तंत्र अपरिचित ब्रह्मदत्त नावाचा एक, एक ब्राह्मण राहत होता तो एकदा काही कामासाठी परगावी जायला निघाला असता त्याची आई त्याला म्हणाली मुला तो एकटाच कथा जातोस तुम्ही कधी सोबत घे आई घेऊ नको तो म्हणाला मी जाणार आहे त्या वाटेत काही भय नाही आणि कामच आहे म्हणून मी निघालो आहे त्याचा निश्चय जाणून शेजारच्या विहिरीतला एक ठेकडा त्याच्या आईने आणला व त्याला म्हणाली मुला तुला जाणे आवश्यक असेल तर हा ठेकडा सुद्धा तुला मदत करील तू याला घेऊन जा आईने सांगितल्यावरून त्याने दोन्ही हातात तो फेकडा घेतला आणि त्याला एका कापराच्या पेटीमध्ये ठेवून ती पेटी आपल्या गाठड्यात बांधून तो निघाला डाताना ग्रीष्म ऋतूतल्या उन्हामुळे तापून जाऊन तो वाटेत एका झाडाखाली बसला तेथेच धोकला इतक्यात झाडाच्या ढोडीतून एक साप बाहेर निघाला तो त्याच्या जवळ आला कापराचा वास कापाला ब्राह्मणाला सोडून त्या गाठोऱ्याकडे वळला वरचे फाडून त्याने कापराची पेटी घेडायला सुरुवात केली खेकडा त्या पेटीतच होता त्याने सापाला मारून टाकले ब्राह्मण जेव्हा जागा झाला जा तेव्हा शेजारी साप कापराच्या पेटीवर मरून पडलेला त्याला दिसला त्याला पाहून तो मनात म्हणाला खेकड्याने त्याला मारला असला पाहिजे असा विचार करून तो आनंदाने म्हणाला पहा माझ्या आईने बरोबर सांगितले मनुष्याने कोणीतरी मदतीला घ्यावे एकटे जाऊ नये मी श्रद्धेने तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून वागलो म्हणून खेकड्याने सापापासून माझे प्राण वाचविले अमावस्थेला क्षीण झालेला चंद्र सूर्याबरोबर जाऊन त्याचा आश्रय घेतो आणि पुढे तो वाढू लागला की तो समुद्रालाही वाढवतो तसेच काही लोक संकटात मदत करतात आणि काहींना धनिकांच्या पैशाची मदत होते मंत्र तीर्थक्षेत्रे ब्राह्मण देव दैवते वैद्य आणि गुरु यांच्याबद्दल असते त्याप्रमाणे त्याचे काम होते असे म्हणून तो ब्राह्मण त्याला जावयाचे होते तिकडे गेला गोष्ट संपून चक्रधर म्हणाला म्हणून मी म्हणतो क्षुद्र तरी प्रवासात सोगती असावा ते ऐकून सुवर्णसिद्धी त्याचा निरोप घेऊन आपल्या घरी गेला तंत्र पातवे समाप्त पंचतंत्र समात